भारतात अनेक अशा कहाण्या आहेत ज्या विनोद आणि शिकवण दोन्ही देतात तेनाली रामाच्या कथा त्यातील सर्वात प्रसिद्ध आहेत या कथेत आपल्याला ताटचाऱ्या नावाचा गुरू आणि त्याच्या धार्मिक कट्टरतेची गोष्ट समजते तसेच तेनाली रामाची बुद्धिमत्ता आणि विनोदी पद्धत देखील दिसते ही कहाणी आपल्याला शिकवते की कोणालाही धर्म किंवा जाती पाहून न्याय करू नये ताटचाऱ्या आणि त्याची कट्टरता ताटचाऱ्या हे एक प्रसिद्ध गुरु होते ते खूप ज्ञानी आणि धर्माचे कट्टर अनुयायी होते पण ते स्मार्थांवर श्री आदिशंकराचार्याचे अनुयायी कट्टरपणे नापसंती करत ताटचाऱ्या असा विचार करीत की जर त्यांनी स्मारथांचा चेहरा पाहिला तर त्यांच्या पुढील जन्मात ते गाढव होऊन जन्म घेतील त्यामुळे तो जाणाऱ्या ठिकाणी नेहमी आपले चेहरा झाकत असे जेणेकरून त्याला स्मार्थांचा चेहरा दिसणार नाही लोक आणि राजा या वागण्यामुळे खूप संतापले त्यांनी अनेकदा ताटचाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला पन काही उपयोग राजा तेनाली भूमिका राजा लोक विनंतीन टेनाली बुद्धिमान हास्यकाराला हि सम सोडवायला टेनाली ने सर्वी कहा ताटच भेट देखा निर्णय घनाली ने ताटचार पो अपलाहराकत होता तेनाली विचारला गुरुजी आपका चेहरा का झाकत आमच्य है मिला त्रास नहीं ना तठाचार्याने उत्तर दिला स्मार्थ लोकांचे चेहरा पाहिले तर मी पाप करीन त्यामुळे माझ्या पुढील जन्मात मी गाढव होईल तेनालीने हे ऐकून आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून एक विनोदी योजना आखली ते योजना काही दिवसांनी राजा तठाचार्या टेनाली आणि दरबारातील सर्व लोकांसह पिकनिकला गेले परतीच्या मार्गावर काही गाढव दिसले ते गाढवांच्या जवळ गेला आणि त्यांचा सन्मान केला राजा आणि दरबारातील लोक खूप आश्चर्यचकित झाले तेनी विचारलं तेनाली तुम्ही हे का करत आहात तेनालीने उत्तर दिला, मी ताटचाऱ्याच्या पूर्वजांना सन्मान देत आहे जे पूर्वज स्मार्थांचा चेहरा पाहून पाप केले त्यांचा पुढील जन्म गाढव झाला राजा हसला आणि ताटचाऱ्याला आपल्या वागण्याचा लाज वाटली त्या दिवसापासून ताटचाऱ्याने आपला चेहरा झाकणे सोडले तटाचार्याचे बदल या घटनेनंतर ताटचाऱ्याला समजले की धर्म किंवा संप्रदाय पाहून कोणालाही कमी लेखता येत नाही तो आता सर्वांचा आदर करतो आणि तेनालीच्या बुद्धीला मान्य करतो तेनाली बुद्धिमत्ता तेनालीरामाने दाखवले की विनोद आणि बुद्धी, बुद्धी वापरून लोकांना शिकवता येते तो राजा आणि दरबाराला हसवतो पण मुद्दा स्पष्ट करतो तो ताठसाऱ्याच्या कट्टरतेला योग्य पद्धतीने सुधारतो अशा कथा आपल्याला शिकवतात की समजूतदारपणा आणि विनोद जीवनात किती महत्वाचे आहेत शिक्षण ही कथा आपल्याला खालील गोष्टी शिकवते जात किंवा धर्म पाहून लोकांवर न्याय करू नका विनोद आणि बुद्धीचा उपयोग करून कठीण प्रसंग सोडवता येतो शिक्षक किंवा गुरुही चुकीचे वागू शकतात पण योग्य पद्धतीने सुधारता येतात सारांश तथाचार्या हे कट्टर वैष्णवगुरू होते त्यांनी स्मार्थांचा चेहरा पाहणे टाळले तिनाली रामाने गाढवांकडे अभिवादन करून हुशारीने ताटचार्याला समजावले शेवटी तठाचार्याने सर्वांचा आदर शिकला निष्कर्ष ही कहाणी त्यानंतरही लोकप्रिय आहे कारण ती विनोद बुद्धिमत्ता आणि शिकवण या तीन गोष्टींचा समावेश करते तेनालीच्या या उपायामुळे आपण समजतो की ज्ञान आणि विनोद वापरून लोकांमध्ये बदल घडवता येतो धर्म जाती किंवा संप्रदाय पाहून लोकांवर न्याय करू नये ही कथा लहानमोठ्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे